छत्तीसावा अध्याय मधुर रस विचार आज ठीक समयी विजयकुमार गुरुदेवांच्या चरणी उपस्थित झाले आणि त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून आपल्या स्थानी बसले श्री गोपाल गुरु गोस्वामी विजयचे स्थायी भाव जाणण्याचे औस्तुक्य लक्ष करून म्हणाले मधुरा मधुर रसाचा स्थायी भाव आहे विजय रथीच्या आविर्भावाचा हेतू काय आहे गोस्वामी अभियोग विषय संबंध अभिमान तदीय विशेष उपमा आणि स्वभावाने रती उदित होते उक्त हेतुसमूह उत्तरोतर श्रेष्ठ झाल्यामुळे स्वभावाने जी रती उदित होते तीच रती सर्वश्रेष्ठ रती आहे विजय अभियोग कशाच म्हणतात गोस्वामी भावप्रकाशाचे नावच अभियोग आहे अभियोग दोन प्रकारचे असतात स्वकर अ, स्वकर करतृ आणि पर करतृख विजय विषय कशास म्हणतात गोस्वामी शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत विजय संबंध कशास म्हणतात गोस्वामी कुल रूप गुण कुल रूप गुण आणि लीला या चार प्रकारच्या सामग्रीच्या सामग्रीच्या गौरवास संबंध म्हणतात विजय अभिमान कशास म्हणतात गोस्वामी अनेक सुंदर वस्तू असल्यावरही एखाद्या खास वस्तू घेण्याच्या निश्चित निर्णयास अभिमान म्हणतात जसे कृष्ण मथुरेस निघून गेले आहेत त्यावेळी कृष्णाप्रती जातरती असलेली एखादी ब्रजबाला जी अजूनपर्यंत अपूर्ण यवनामुळे श्री कृष्ण प्राप्त करू शकली नाही तिची वयसूक्षमा तिची वयसोषमा पाहून तिची एक सखी निर्जनात तिची परीक्षा घेण्यासाठी म्हणते सखी श्रीकृष्ण तर व्रज सोडून निघून निघून गेलेत आणि तुझे नवयौवन अगदी नवयौवन आदी अशा प्रकारे विकसित होत आहे म्हणूनच या व्रजामध्ये आणखीनही परम सुंदर आणि गुणी युवक आहेत जर तू त्यांच्यापैकी कुण्या एकाशी विवाह करू इच्छित असशील तर मला गुपचूप सांग मी तुझ्या माते सांगून तशीच व्यवस्था करून देईन सखीचे बोलणे ऐकून ब्रजवालीने दृढतापूर्वक उत्तर दिले हे सखी पृथ्वीवर एकापेक्षा एक सुंदर आणि माधुरीय असे अनेक विदग्धशाली तरुण असतील असू दे गुणशाली युवती त्यांची निवड करत परंतु ज्याच्या शरीर शिरावर ज्याच्या शिरावर मोर मुकुट नाही ज्याच्या आधरांवर मुरली विराजित नाही आणि ज्याच्या शरीरावर गैरिक गोस्वामी कृष्णाचे पदचिन्ह गोष्ट अर्थात वृंदावनाश्रित गोष्ट आणि त्यांचे प्रियजनच तदीय विशेष म्हणविले जातात कृष्णाप्रती राग अणुराग आणि महाभावयुक्त जणच प्रियजन आहेत विजय उपमा कशास म्हणतात गोस्वामी जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी काही अंशांमध्ये सादृश्य लाभ करते तेव्हा त्यास उपमा म्हणतात येथे श्रीकृष्णाचे काही सादृश्यच उपमा म्हणविले जाते विजय स्वभाव कशाच म्हणतात गोस्वामी जो धर्म कुण्या इतर कारणांची अपेक्षा न करता स्वत प्रकाशित होतो त्यास स्वभाव म्हणतात स्वभाव दोन प्रकारचे असतात निसर्ग आणि स्वरूप विजय निसर्ग कशाच म्हणतात गोस्वामी सुदृढ जन वासना वा संस्कार निसर्ग म्हणतात गुण आणि रूप श्रवण आदी त्याच्या उद्धो उद्बोधनाचे इशित हेतू मात्र आहेत तात्पर्य हे आहे की जीवाचे अनेक जन्म सिद्ध रत्या जे संस्कार होतात तेच निसर्ग मनविले जातात कृष्णाचे गुण रूप इत्यादी श्रवण करून त्याचा अकस्मात उद्भव होतो येथे गुण आणि रूप श्रवण या त्याचे संपूर्ण कारण नाही विजय स्वरूपाच्या संबंधी सांगा गोस्वामी अजन्य जो कधीही कधी, कधी जनमला नाही अनादी स्वत सिद्ध <coughs> स्वत सिद्ध भावास स्वरूप म्हटले जाऊ शकते स्वरूप तीन प्रकारचे असतात कृष्णनिष्ठ ललनानिष्ठ आणि उभयनिष्ठ कृष्णनिष्ठ स्वरूप दानव स्वभावाच्या व्यक्तींकरिता अप्राप्य आहे म्हणूनच अदैत्य अर्थात देवस्वभावाच्या मनुष्याकरिता मनुष्यांकरिता ला सुलभ आहे ललनानिष्ठ स्वरूप स्वयं स्वयं उदबुद्ध प्रकाशित असते तथा श्रीकृष्णाचा रूप रूपगुणांचे निष्ट आणि गोपाल गोपालनानिष्ठ ही दोन्ही गोपलनानिष्ठ ही दोन्ही स्वरूपेच ज्या स्वभावात प्रकाशित होतात त्यास उभयनिष्ठ स्वरूप म्हणतात विजय अभियोग विषय संबंध अभिमान तदीय विशेष उपमा आणि स्वभाव या सात हेतूंनी सर्व प्रकारची रती उदित होते का गोस्वामी गोकुळ ललनांची कृष्ण रती स्वभावज अर्थात स्वरूप सिद्ध असते जी अभियोग आदिन द्वारे उदित होत नाही परंतु अनेक विलासांमध्ये हे हेतु पण कार्य करतात साधन सिद्ध आणि निसर्गसिद्ध साधकांची रती अभियोग आदींद्वारे <coughs> अभियोग आदींद्वारे उद्बुद्ध होते विजय या यथा योग्य समजू शकलो नाही एक दोन उदाहरणे सांगितले जात आहे ती रथी केवळ रागाणुगा भक्तीमुळेच उदित होते वैदिक भक्ती जोपर्यंत भावमयी होत नाही तोपर्यंत उपरोक्त रथी तिच्यापासून खूप लांब राहते साधन साधनदशेत व्रजलनांच्या सेवेचा भावकृती पाहून ज्यांना त्याप्रती लोभ होतो ते स्वभावाच्या अतिरिक्तात साधन सिद्ध झाल्यावर <coughs> त्यांना ललनानिष्ठ स्वरूपाची स्फूर्ती प्राप्त होते विजय रथी किती प्रकारच्या असतात गोस्वामी रथी तीन प्रकारच्या असतात साधारणी समंजस्या आणि समर्था कुपजेची रती साधारणी रथीचे उदाहरण आहे साधारणी रथीच्या मुळाशी संभोगाची इच्छा असल्याने तिचा तिरस्कार केला गेला आहे महिशींची द्वारकेंच्या द्वारकेच्या महिशींशी महिशींची रथी समंजस्य म्हणविली जाते कारण त्यांच्यात लोकधर्माची अपेक्षा असते तथा ती विवाह विधीद्वारे उद्बुद्ध होते अर्थात मी यांची पत्नी आहे हे माझे पती आहेत या भावाने रथी सीमित असते गोकुळवासींची रथी समर्थ असते कारण अशी रथी लोकमर्या समर्थारथी असमंजस्या नसते उलट परम परमार्थिक परम पारमार्थिक विचाराने समर्थारथीच अतिसमंजसा असते साधारणी रथी मणीप्रमाणे असते समंजसारती चिंतामणी सारखी असते तथा कौस्तुभ विषयास श्रवण करीत आहे की अश्या श्रवन करीता है। प्रभो कृपा करून आता साधारणी रथीची लक्षणे सांगा गोस्वामी कृष्णाचे समोर दर्शन करून मोहित होऊन संभोगाच्या इच्छेने जी रथी अभिर्भूत होते ती रती गाढ नसते ती साधारणी रती म्हणविली जाते ही रती गाढ किंवा स्थायी नसते संभोगाची इच्छा रास पावल्यावर रती देखील रास पावते ही रती निम्न कोटीची असते विजय समंजस्या रती कशी असते गोस्वामी रूप आणि गुण आदींच्या श्रवणाने उत्पन्न मी त्यांची पत्नी हे ते माझे पती आहेत या भावाने परिपूर्ण गाढरथीच समंजस्य रथी म्हणविली जाते कधी कधी यात संभोगाची इच्छा सुद्धा उदित होते जेव्हा समंजसा पृथकपणे संभोगाची इच्छा होते त्यावेळी इच्छेमुळे उत्पन्न प्रकाशनाद्वारे श्रीकृष्ण स्वशीभूत करणे असंभव असते विजय समर्थारथी कशी असते गोस्वामी प्रत्येक प्रकारच्या रथीमध्ये संभोगाची इच्छा विद्यमान असते साधारणी आणि समंजसा संभोगाची इच्छा स्वार्थपरा असते तशा स्वार्थपरा संभोगीच्छेपासून निस्वार्थ लक्षण असलेल्या एखाद्या विशेष भावास प्राप्त संभोगीच तादम्य तदातम्य अर्थात एकाच भावास प्राप्त रतीच समर्था रती म्हणविली जाते विजय तो विशेष भाव कसा असतो याचा जरा स्पष्ट जरा स्पष्ट करण्याची कृपा करावी गोस्वामी संभोग इच्छा दोन प्रकारची असते आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सुखाकरिता संभोगाची इच्छा आणि आपल्या द्वारे प्रियतमाच्या इंद्रियतर्पण सुख भावनामयी संभोगाची इच्छा प्रथम प्रकारच्या इच्छेस काम म्हटले जाऊ शकते कारण त्यात स्वतःच्या सुखाची कामना असते दुसऱ्या प्रकारच्या इच्छेमध्ये मात्र आपल्या प्रियतमाचे सुखच निहित असते म्हणून त्यास प्रेम म्हटले गेलेले आहे प्रेम म्हटले गेले आहे साधारण प्रकारच्या इच्छा प्रबळ असतो समंजस्येमध्ये तशी इच्छा प्रबळ नसते शेषोक्त लक्षण अर्थात शेषोक्त लक्षण अर्थात प्रियतमाच्या <coughs> प्रियतमाच्या सुखाची इच्छा समर्थारथीच्या संभोग इच्छेचा विशेष धर्म आहे विजय संभोगात प्रियतमचे स्पर्श सुख अवश्यच सु उपलब्ध होते या सुखाची समर्थारतीमध्ये नसते काय गोस्वामी अवश्यपणे या इच्छेने संपूर्णपणे रहित होणे खूपच कठीण आहे तरीही समर्थाच्या हृदयात तशी इच्छा अत्यंत क्षीण असते या विशेषाच्या आधारे रतीच बलवती होऊन तशा विशिष्ट संभोगीचे क्रोडीभूत आणि संभोगीचे सोबत एकात्मता प्राप्त होते तशी रथी सर्वश्रेष्ठ सामर्थ्युक्त असल्याने समर्था नावाने प्रसिद्ध आहे गोस्वामी पूर्वोक्त अभियोग आदीमध्ये अन्वय अर्थात संबंध अथवा तधियाने होवो अथवा तधियाने होवो अथवा रथीच्या स्वाभाविक रूपाने का न होवो ही समर्थारथी उत्पन्न झाल्याबरोबरच कुळ धर्म धैर्य आणि लज्जा आदी समस्त प्रकारच्या विघ्न विस्मरण होते आणि तशी रथी अत्यंत प्रगाढ होते विजय शुद्धरथी सोबत मिळून कशा प्रकारे एकात्मता प्राप्त करेल गोस्वामी व्रजलना व्रजलनांची समर्थारथी समर्थारथी केवळ कृष्णाच्या सुखाकरिता असते त्यांचे संभोगातले जे स्वतःचे सुख असते ते देखील कृष्णाच्या अनुकूलच असते म्हणूनच संभोगेच्या आणि कृष्णमय सर्वांपेक्षा अधिक विलासोर्मी विलाहरी चमत्कारी शोभाधारण करून आपल्या संभोगेचे स्पृथक रूपात राहू देत नाही ही रथी कधी कधी स्वयं पर्यवसित होऊ शकते विजय अ किती अपूर्व रथी आहे ही तिचे चरम महात्म्य ऐकू इच्छितो गोस्वामी ही रती प्रौढा भाव प्राप्त करून महाभाव तसेच प्राप्त करते समस्त विमुक्त पुरुष या रथीचे अन्वेषण अन्वेषण करतात आणि पाच प्रकारचे भक्त ज्यांचे तितके साध्य सामर्थ्य असते तितके प्राप्त करतात विजय प्रभो मी क्रमोन्नती क्रमोन्नती जाणू इच्छितो गोस्वामी स्या रागा अनुरागो भाव इतप तात्पर्य हे आहे कि ही मधुर रती विरुद्ध भावाद्वारे अभेद्यपणे दृढ होते तेव्हा तिचे नाव प्रेम असते तेच प्रेम क्रमशः आपले माधुर्य प्रकाशित करून स्नेह मान प्रणय राग अनुराग, आणि भावाच्या रूपात प्रकाशित होते प्रभो याचे एक उदाहरण देऊन समजवण्याची कृपा करावी गोस्वामी जसे उसाचे बीज क्रमशः ऊस रस गुळ खंड शर्करा सीता आणि सीतोत्पल बनते त्याचप्रमाणे रती प्रेम स्नेह मान प्रणय राग अनुराग आणि भाव हे सर्व एकाच वस्तूची क्रमोन्नती असतात येथे भावाचे तात्पर्य महाभाव आहे विजय या भिन्न भिन्न नावांच्या असतानाही एका प्रेमशब्दानेच समस्त भावास का व्यक्त केले जाते गोस्वामी उपरोक्त स्नेहादी सहा प्रेमाचे विलासक्रम आहेत म्हणूनच पंडितगण प्रेमशब्दाने त्या सर्वांस उद्देशे करीत असतात ज्यांचे जे जातीय कृष्ण प्रेम उदित झाले आहे त्यांच्या प्रती कृष्णाचे देखील तेच जातीय प्रेम उदित होते विजय प्रेमाचे लक्षण काय आहे गोस्वामी मधुर रसात युवक युवतींमध्ये ध्वंसाचे कारण असूनही त्यांच्यात परस्पर जे ध्वंसरहित भावबंध असते तेच प्रेम आहे विजय प्रेमाचे प्रेमा भेद किती आहेत गोस्वामी तीन प्रौढ मध्य आणि मध्य मंद प्रौढ मध्य आणि मंद विजय प्रौप्रेम कसे असते गोस्वामी ज्या प्रेमा प्रेम मिलनात विलंब होऊनही प्रियतमाच्या हृदयात जे कष्ट होतात ते दूर करण्याकरिता प्रेमी व्यक्तीच्या अंतकरणात जी तडफड होते त्यास प्रौढ प्रेम म्हणतात विजय मध्यप्रेम कशास म्हणतात <coughs> गोस्वामी ज्या प्रेमात प्रेमी व्यक्ती आपल्या प्रियतमाच्या क्लेशानुभवास सहन करते तेच मध्य प्रेम आहे विजय मंद प्रेम कशास म्हणतात गोस्वामी ज्या प्रेमाची एखाद्या विशेष काळी आणि स्थानी विस्मृती होते अथवा सर्व काळ घनिष्ठ परिचय असल्याने तथा एकत्र राहिल्याने ज्या प्रेमात त्याग वा आदर आधी काहीच नसतो त्यास मंदप्रेम म्हणतात प्रेम मंद असूनही त्यात अनादर किंवा उपेक्षा नसते विजय याविषयी आणखीन काही जाणण्यायोग्य गोष्टी असतील तर कृपया सांगा गोस्वामी प्रौढ मध्य आणि मंद जातीय प्रेमास एका दुसऱ्या प्रकारच्या लक्षणाद्वारे सुद्धा समजता येऊ शकते ते प्रौढ प्रेम आहे ज्यात विर विरह ज्यात विरह दुःख कष्ट सहन केले जाऊ शकते ते मध्य प्रेम आहे आणि ज्या प्रेमाचे एखाद्या विशेष स्थितीमध्ये विस्मरण होते त्यास मंद प्रेम म्हणतात विजय प्रेम समजलो आता स्नेहाचे लक्षण सांगावे गोस्वामी जे परम चित्तूप चित्तरूपास प्रकाशित करून हृदयास ही करते त्यास स्नेह म्हणतात चित्त शब्दाचे तात्पर्य चित्त शब्दाचे तात्पर्य प्रेमरूप विषयाच्या उपलब्धीशी आहे स्नेहाचे तटस्थ लक्षण हे आहे की प्रिय विषयाचे वारंवार दर्शन करूनही तृप्ती होत नाही विजय स्नेहाच्या परिमाणानुसार का गोस्वामी हो स्नेहाच्या तारतम्यानुसार यातही तीन भेद आहेत उत्तम मध्य आणि कनिष्ठ कनिष्ठ स्नेहीचे मन प्रिय व्यक्तीच्या अंगस्पर्शाने द्रवित होते मध्य स्नेहीचे प्रिय व्यक्तीच्या दर्शनानेच द्रवित होते दर्शनानेच मध्यम स्नेही प्रिय व्यक्तीच्या दर्शनानेच द्रवता होते आणि उत्तम स्नेचे प्रिय व्यक्ती प्रियतम संबंधी काही श्रवण केल्याने चित्त द्रवित होऊन जाते विजय स्नेह किती प्रकारचे आहेत गोस्वामी स्नेह स्वरूपत दोन प्रकारचे असतात घृतस्नेह आणि मधुस्नेह विजय घृतस्नेह कशाच म्हणतात गोस्वामी अत्यंत आदरमय स्नेहच घृतस्नेह म्हणविला जातो घृत तूप ज्याप्रमाणे साखर आदींसोबत मिळूनच अत्यंत सुस्वादू होते मधाप्रमाणे स्वयं मधुर नसते त्याचप्रमाणे घृतस्नेह देखील गर्व असूया आदी भावांसोबत मिलित होऊन परम आस्वादनीय अवस्थेस प्राप्त होते मधुस्नेहाप्रमाणे हा स्वयं माधुर्यवान असतो घृतस्नेह निसर्गत शीतल असतो म्हणून पारस्परिक आदराने घणीभूत होऊन प्रगा आदरमय बनतो अर्थात तुप ज्याप्रमाणे सहज शीतल पदार्थाच्या संगाने घेते हो त्याचप्रमाणे घृतस्नेह सुद्धा नायक नायिकेच्या परस्पर आदर संयोगास प्राप्त करून घण बनतो तुपाचे लक्षण असल्याने त्यास घृतस्नेह म्हणतात विजय आपण आधी आदराचा उल्लेख केला तो आदर काय आहे गोस्वामी गौरवामुळे आदर होतो म्हणून आदर आणि गौरव परस्पर आहेत।, आहेत रती आदींमध्ये राहूनही स्नेहामध्ये तो सुव्यक्त होतो विजय गौरव कशास म्हणतात गोस्वामी हे गुरुजन आहेत या बुद्धीचे नावच गौरव आहे बुद्धीने जो भाव उदित होतो त्या संभ्रम म्हणतात आदर आणि गौरव परस्पर आश्रित आहे, आहेत म्हणून आदर करण्यात असे समजावयास हवे समजावयास हवे विजय मधुस्नेह कसा असतो गोस्वामी प्रिय व्यक्तीप्रती हे माझे आहेत अशा अतिशय मधियत्व मदियत्वयुक्त स्नेहास मधुस्नेह म्हणतात हा, हा दुसऱ्या भावांची अपेक्षा न करता स्वयं माधुर्य प्रकट करतो हा स्नेह स्वयं माधुर्यमय असतो तथा त्यात नाना रसांचे मिलन अस्ते। यात नाटले गेले आहे विजय मधीयत्व कशास म्हणतात गोस्वामी रतीमध्ये दोन भावना कार्य करतात मी त्यांची आहे ही एक प्रकारची भावनामयी रती आहे ते माझे आहेत ही दुसऱ्या प्रकारची भावनामयी रती आहे घृतस्नेहात मी त्यांची आहे भाव बलवान असतो मधुस्नेहात ते माझे आहेत हा भाव प्रबळ असतो चंद्रावलीमध्ये घृतस्नेह आहे आणि श्रीमती राधिकेत मधुस्नेह आहे मधुस्नेह आहे हे दोन्ही भावच मधियत्व आहेत या दोन्ही प्रकारच्या भावास श्रवण करून विजय रोमांचित झाले ते प्रेमाने गदगद होऊन श्री गुरु गोस्वामी दंडवत प्रणाम करीत म्हणाले आज मी धन्य झालो आज मी धन्य झालो माझा मनुष्यजन माझा मनुष्यजन सफल झाला माझा मनुष्यजन्म सफल झाला आपल्या उपदेशामृताचे पाण करून श्रवणाची पिपासा तृप्ती होत नाही आता अनुग्रह माना मानासंबंधी सांगावेत गोस्वामी जो स्नेह उत्कर्ष प्राप्तीपूर्वक जो स्नेह उत्कर्ष प्राप्तीपूर्वक युगलायक नायिकेस नूतन माधुर्यानुभव करून स्वतः बाहेरून कुटील वक्रभाव धारण करतो त्यास मान त्यास मान म्हणतात विजय मान किती प्रकारचा असतो गोस्वामी उद्दात आणि ललित भेदाने दोन प्रकारचा मान असतो विजय उद्दात्म उद्दात्त मान कशाच म्हणतात मान, मान ही दोन प्रकारचा असतो एक तर बाहेरून दाक्षिण्य आणि आतून वाम्यभाव होऊन घेऊन हो, येतो आतून वाम्यभाव घेऊन होतो आणि दुसरा सु तू सदूर बोध्य सदुर्बोध्य सदुर्बोध्य परिपाठी लाभून मनाच्या भावास गोपनीय ठेवून वाम्यगंधयुक्त आणि गांभीर्य लक्षणयुक्त हो असतो घृतस्नेहच बुद्धात असतो विजय ललितमान कशास म्हणतात न जाणो का यात माझी अधिक रुची होत आहे सांगू शकत नाही गोस्वामी मधुस्नेह स्ने स्नेहउद्रेक स्वभावाने उथळून निरल निरगल निर्गलता निर्गल वशत वशत अतिमधुर <coughs> निर्गलता वशत अतिमधूर वक्रता आणि नम्रविशेष करून ललित माण होतो हा देखील कौटिल्य आणि नम्रभेदा होतो स्वतंत्र रूपात हृदयगत कौटिल्य धारणपूर्वक जो माण असतो त्यास कौटिल्य ललित मान म्हणतात नम्रयुक्त माणच नम्र मान म्हणविला जातो दोन्ही प्रकारचे ललिता मानच मधुस्नेहाने उदित होतात विजय प्रणय कशास म्हणतात गोस्वामी प्रियतम सोबत अभेद रूप विश्रंभ युक्तमानच प्रणय म्हणविला जातो विजय येथे विश्रंभाचे तात्पर्य काय आहे गोस्वामी प्रणयाचे रूपच विश्रम विश्रंभ आहे मैत्र आणि सख्याच्या भेदाने विश्रंभ दोन प्रकारचा असतो दृढ विश्वासास विश्रंभ म्हणतात विश्रंभ प्रणयाचे काहीच निमित्त कारण नसते उपादान कारण असते विजय मैत्र विश्वंभर कशाच म्हणतात गोस्वामी विनयुक्त विश्रम्भच मैत्र विश्रैत्र विश्रंभ म्हणविला जातो विजय सख्य विश्रंभ कशाच म्हणतात गोस्वामी सर्व प्रकारच्या वह्याने मुक्त स्वाधीनता प्रचूर विश्रंभच सख्य विश्रंभ म्हणविला जातो गोस्वामी सर्व प्रकारच्या भयाने मुक्त स्वाधीनता प्रचूर विश्रम सख्य विश्रंभ म्हणतो विजय प्रणय स्ने पार, संबंधाविषयी काही स्पष्टपणे सांगण्याची कृपा करावी गोस्वामी एखाद्या ठिकाणी स्नेहातून प्रणय उत्पन्न होऊन मानधर्मास प्राप्त होतो कधी, -कधी स्नेहातून मान होऊन प्रणयास प्राप्त होतो म्हणूनच मान आणि प्रणयाची अन्यान्य कार्यकारणता आहे विश्रंभाचे म्हणूनच वेगळ्या रूपात वर्णन केले जाते उदार आणि ललित भेदाने मैत्र आणि सख्य सुसंगत असते मग सुमैत्र आणि सुसख्य असल्याने त्यांचा प्रणयातही विचार होतो विजय आता रागाचे लक्षण सांगावे गोस्वामी प्रणयाच्या उत्कर्ष अवस्थेत जेव्हा अतिशय दुःख ही सुखाप्रमाणे प्रतीत होते तेव्हा तशा प्रकारच्या प्रणयास राग म्हणतात विजय राग किती प्रकारचा असतो गोस्वामी राग दोन प्रकारचा असतो निलिमा राग आणि रक्तिमा राग विजय निलिमा राग किती प्रकारचा असतो गोस्वामी निली राग आणि श्यामराग श्याम रागाच्या भेटाने राग दोन प्रकारचा असतो विजय निली राग कसा असतो गोस्वामी ज्या रागाची मंद पडण्याची संभावनाची संभावना नसते आणि होऊन आपल्याशी संलग्न झाकून घेतो त्यास निली राग म्हणतात हा राग चंद्रावली आणि कृष्णात लक्षित होतो विजय श्यामराग कशाच म्हणतात गोस्वामी निली रागाने भिरुतारूप आणि औषध सेकादी द्वारा काही अधिक प्रकाशशील आणि विलंब साध्य जो राग असतो तो, तो शामराग आहे विजय रक्तिमा राग किती प्रकारचा असतो गोस्वामी दोन प्रकारचा असतो कुसुंभ, कुसुंभ कुसुंभ कुसुंभ राग आणि मंजिष्ठासंभव राग विजय कुसुंभ राग कशास म्हणतात गोस्वामी जो, जो राग चित्तामध्ये शीघ्र अतिशिघ्र शिघ्र अतिशिघ्र शिग्रा, संचारित होतो तथा दुसऱ्या रागांच्या कांतिस प्रकाशित करून स्वयंसुद्धा आवश्यकतेनुसार शोभित होत असतो त्याच्या प्रियांमध्ये मंजिष्ठेचे मिश्रण झाल्यावर तो कधी कधी कधी कधी मालन सुद्धा होतोसुद्धा होतो कधी कधी सुद्धा होतो विजय मंजिष्ठा राग कशास म्हणतात गोस्वामी जो राग कधीही नष्ट होत नाही सदा कुसुंभ आदींप्रमाणे मलिन होत नाही दुसऱ्यांच्या अपेक्षेने रहित अर्थात स्वत सिद्ध असतो श्रीमती राधा कृष्णाच्या अशा रागास मंजिष्ठा राग म्हणतात सिद्धांत असा आहे की घृतस्नेह उद्दांत मैत्र सुमैत्र निलिमा आदी आधी सांगितलेले भावसमूह चंद्रावली आणि रुक्मिणी आदी महिषींमध्ये लक्षित होतात मधुस्नेह ललित सख्य सुसख्य आणि रक्तिमा आदी उत्तरोत्तर भावसमूह श्रीराधिकेत परिलक्षित होतात हे भावसमूह कधी कधी सत्यभामा आणि एखाद्या समय विशेषी लक्ष लक्ष लक्ष ही प्रकाशित होतात अशा प्रकारच्या भावभेदा गोकुळ देवी स्वप्न असतो त्याचा विचार अलंबण विभावप्रसंगी आधीच केला गेलेला आहे भक्ती रसामृत मध्ये सांगितल्या अन्य अन्य एक्केचाळीस मुख्य भावा भावांसंबंधीने त्यांच्या परस्पर मिलनाने जे विविध प्रकारचे भेद होऊ शकतात आणि दुसऱ्या समस्त प्रकारच्या भेदास पंडित व्यक्ती प्रज्ञेच्या बळावर समजून घेतात येथे यांची वेगळ्या रूपात व्याख्या केलेली नाही विजय भावांतर शब्दाने कोण कोणत्या भावास समजावावे भावांतर शब्दाने कोण भावास समजावे गोस्वामी स्थायी मधुर भाव तेहतीस व्याभिचारी भाव आणि हास्य आधी सात अशा एकूण 41 एक भावास भावांतर म्हटले गेले आहे विजय रागांविषयी समजलो आता अनुरागाची व्याख्या करावी गोस्वामी जे राग स्वयं नित्य नवीन भावांमध्ये सदा अनुभूत प्रियास प्रतिक्षन नवीन करता नवीन करतो त्यास अनुराग म्हणतात विजय हा अनुराग आणखीन काय काय विचित्रता प्रकाशित करतो गोस्वामी परस्पर वशी भाव प्रेमवैचित्य आणि अप्राणी अप्राणी वृक्षादि देखील जन्मग्रहण करण्याची लालसा आदी रूपात अनुराग प्रकाशित होतो तथा विप्रलंभाच्या समयी कृष्णाची स्फूर्ती करवितो विजय परस्पर विजय परस्पर वशी भाव आणि अप्राणींमध्ये जन्मग्रहण करण्याची लालसा तर सहजपणे समजलो कृपया प्रेमवैचित्रसंबंधी उपदेश करावा गोस्वामी विप्रलंच प्रेमवैचित्र म्हणतात या संबंधी नंतर सांगेन विजय ठीक आहे मग महाभावा संबंधी सांगण्याची कृपा करावी गोस्वामी वस्त ब्रजरसाविषयी माझी माहिती अतिशय शुद्ध आहे कुठे मी आणि कुठे परमोन्नत महाभावाचे वर्णन तरीही श्री रूप गोस्वामी आणि पंडित गोस्वामींच्या कृपा शिक्षणाच्या बळावर तथा श्री रूप गोस्वामींच्या निर्देशानुसार मी जे काही सांगतो आहे या, स्वयंवेद्यदशे स्वयं प्राप्त होऊन प्रकाशित झाल्यावर तोच भाव वा महा महाभाव तोच भाव वा महाभाव होतो विजय प्रभू मी अतिशय दिनहीन आणि मूर्ख जिज्ञासू आहे मला समजेल अशा योग्य शब्द मला समजेल अशा योग्य भाषेत सरळ आणि सहजपणे महाभावाची लक्षणे सांगाल तर खूप कृपा होईल गोस्वामी श्री राधिका अनुरागाचे आश्रयस्थान आहे आणि कृष्ण त्याचे विषय आहेत श्री नंदनंदन श्रुंगारुपात विषय तत्वाची सीमा आहे आणि श्रीराधा आश्रय तत्वाची सीमा आहे तात्पर्य हे आहे की श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ अनुरागाचे विषय आहेत आणि श्री राधा त्याची सर्वश्रेष्ठ आश्रय आहे त्यांचा अनुरागच स्थायी भाव आहे तोच अनुराग आपल्या परम सीमेपर्यंत तोच अनुराग आपल्या चरम सीमेपर्यंत पोहचून यावता श्रेय वृत्ती होतो आणि त्याच अवस्थेमध्ये स्वयं वेद्यदशा अर्थात तत्प्रियसी जण प्राप्त यथा विशेषाच्या हो, आज मी थोडे थोडे समजलो समस्त भावांची चरमसीमाच महाभाव आहे या महाभावाचे उदाहरण ऐकण्याची मोठी उत्कंठता मोठी उत्कंठा होत आहे कृपया ऐकून माझ्या कानास तृप्त करावे गोस्वामी राधयाभितु स्व रविलाप्य क्रमदा क्रमत क्रमाद युझन त्रिनिकुंज कुंजर पे निर्धूत भेदभ्रम मम चित्राय स्वयं मममरम जय जयहि हांड हा, हरम्योतरे भूयो भीर्न भीर, हिगुल भैरे हे शृंगार कारुहू कृती हा श्लोकच महाभावाचे उदाहरण आहे निकुंजामध्ये विहरणशील श्री राधाकृष्णाच्या अनुराग पराकाष्टेस अनुभव करून वृंदादेवी कृष्णास म्हणते हे शैलकुंजामध्ये विहार करणाऱ्या गजराजा शृंगार सुन, शिल्पीने भावोष्मा रूप अग्नितापाद्वारे राधा आणि तुमच्या दोघांच्याही चित्तरूप लाक्षेस द्रवीभूत करून हळूहळू दोघांस एकत्र करून भेदभ्रमास दूर केले आहे आणि या ब्रह्मांड रूप देवगृहात त्याच व्यापाराचे चित्र अंकन करण्याकरिता नवराग नवराग रूप हिंगुल समूहाचा प्रयोग करून स्वतःच अनुरंजित केले आहे स्वतः स्वतच स्वतच अनुरंजित केले आहे दोघांच्या चित्तास अणुरक्त केले आहे येथे भेदभाव दुरीकरणच स्वयं येथे भेदभाव दुरीकरणच स्व स्वसं दशेस प्राप्त होणे आहे ब्रह्मांड रूप अट्टालिक्रम्हांड रूप अट्टालिका समूहात आदींद्वारे यावदा श्रय वृत्तीचा बोध होतो आणि अनुरंजित केले आहे यामुळे प्रकाशी तत्वाची सूचना होते विजय महाभावाची स्थिती काय आहे गोस्वामी हा महाभाव रुक्मिणी आदी महिषींमध्ये सुद्धा अतिदुर्लभ आहे केवळ मात्र श्री राधा आदी व्रजदेवीजय अनुभा, यासे तात्पर्य काय आहे गोस्वामी जेथे नायिका सोबत विवाह विधीने बांधली गेली आहे तेथे स्वकीय भाव होतो स्वकीय भावात रती समंजस्य असते अर्थात ही महाभाव आधी परमोच्च अवस्थेस प्राप्त होण्यास समर्थन असते व्रजामध्ये सुद्धा कुणाकुणात स्वकीय परकीय येथे रथी येथे रथी समर्था असल्याने चरम सीमेस प्राप्त होऊन महाभाव अवस्थेपर्यंत प्राप्त होते विजय महाभावाचे भेद किती आहेत गोस्वामी परम अमृत स्वरूप श्री महाभाव चित्तास आकर्षित करून स्वस्वरूप ते प्राप्त करतो रूढ आणि आधीरूढ विजय रूढ महाभाव कशाच म्हणतात गोस्वामी ज्याच्यात सात्विक भावसमूह उद्दीप्त असेल त्यास रूढ महाभाव म्हणतात विजय रूढ महाभावाच्या अनुभवासंबंधी सांगण्याची कृपा करावी गोस्वामी क्षणभराचा वेळही असह्य होणे असय होणे उपस्थित जनसमुदायाचे हृदय विलोडन कल्प क्षणत्व एक कल्पाचा अवधी सुद्धा शणभरासमान प्रतीत होणे श्रीकृष्ण कष्ट होईल या आकांक्षेने या आशंकेने खिन्न होणे मोहरहित असूनही आत्मा आदी सर्वांचे विस्मरण होणे तथा शणभराचा वेळही कल्पासमान प्रतीत होणे या अनुभवांपैकी काही संभोगांमध्ये आणि काही अनुभूत होतात क्षणभराची कृपा करावी गोस्वामी हा भाव वैचित्र हा भाव वैचित्र विप्रलंब आहे संयोगातही वियोगाचे भान होते यात क्षणभराचा वियोगही वियोगही असहणीय होतो कुरुक्षेत्रात गोपींनी खूप दिवसानंतर कृष्णाचे दर्शन करून आपल्या नेत्रांवरील पापण्यांचे निर्माता ब्रह्मदेवा शाप दिला होता कारण डोळ्यांच्या पापण्या त्यांच्या कृष्णदर्शनात बाधक ठरत होत्या पापण्या मेटण्याचा वेळही त्यांना असह्य होत होता विजय उपस्थित जनसमुदायाचे हृदय विलोडन कशास म्हणतात गोस्वामी कुरुक्षेत्रात कृष्णदर्शनास आलेल्या गोपींच्या अलौकिक अनुरागास पाहून तेथे उपस्थित रुक्मिणी आदिमहिषींचे आणि युधिष्ठिर आदिराजांचे चित्त ज्या प्रकारे जाले, होते तसेच होणे तसे विजय कल्पक्षणत्व म्हणजे काय गोस्वामी रासाची रात्र ब्रह्मदेवाच्या एक समान मोठी असते तरी देखील गोपींना ती ब्रह्मरात्र क्षणभराच्या वेळेपेक्षाही अल्प वाटत होती अशा भावास कल्प म्हणतात खिन्न होण्याचे उदाहरण देऊन समजावून सांगावे गोस्वामी येते सुजात चरणाहू श्लोकात गोपी जसे श्रीकृष्णाच्या चरण कमलास आपल्या स्तनावर धारण करूनही त्या हा विचार करून मोठ्या दुःखी झाल्या होत्या की आमचे तंत्र कठोर आहेत तेव्हा कृष्णाच्या अतीव कोमल चरण कमलांना त्यांच्यावर ठेवल्याने कष्ट होत असतील असा खेद <coughs> असा खेद प्रकट करण्यास असा खेद प्रकट करण्यास सुखातही आर्ततेच्या शंकेने हिन्नत्व येणे म्हणतात विजय मोहाच्या अभावातही सर्व विस्मरण कसे काय होते गोस्वामी हृदयात कृष्णाची स्फूर्ती झाल्याने सर्व प्रकारचे मोह दूर होऊन जातात मोहाचा जा अभाव होतो अशी अवस्था ज्यात कृष्ण स्फूर्ती राहते परंतु देह आदी समस्त जगाची शुद्ध हरपून जाते विजय क्षणकल्पता कशाच म्हणतात गोस्वामी कृष्ण उद्धवाकडे गोपींच्या विरहदशेचे वर्णन करतात उद्धवा जेव्हा मी ब्रजवासींसोबत वृंदावनात होतो त्यावेळी माझ्यासोबत त्यांच्या रात्री एका क्षणाप्रमाणे व्यतीत होत असत माझ्या वियोगात त्याच रात्री त्यांना व्यतीत करूनही व्यतीत होत नव्हत्या एका कल्पाच्या समयाहूनही अधिक मोठ्या भासू लागत त्याचप्रमाणे एक क्षणही त्यांना कल्पासमान प्रतीत होतो विजय रूढ महाभाव समजलो आता अधिरूढ अधिरूढ भावाची व्याख्या करावी गोस्वामी जेव्हा अनुभव जेव्हा अनुभव समूह दृढ महाभावात व्यक्त झालेल्या अनुभवांपेक्षा अनुभवांपेक्षा ही अधिक आश्चर्य विशेषतेस प्राप्त होतात तोच अधिरूढ महाभाव आहे विजय अधिरूढ किती प्रकारचा असतो गोस्वामी दोन प्रकारचा असतो मोदन आणि मादन विजय मोदन कशाच म्हणतात गोस्वामी ज्या अधिरूढ महाभावात नायक आणि नायिका यांच्यात सात्विक भावसमूह अत्यंत अधिकपणे उद्दीप्त अत्यंत अधिकपणे उद्दीप्त होतात त्यास मोदन म्हणतात त्या मोदन भावात <coughs> त्या मोदन भावात <coughs> त्या मोदन भावात कृष्ण आणि राधेश विक्षोभ आणि भयासारखे होते आणि प्रेमरूप महासंपत्तीविषयी सुप्रसिद्ध श्री गौरी आदी नारींपेक्षाही अधिक प्रेम प्रकाशित होते मोदन स्थळाचे वर्णन करावे गोस्वामी श्री राधिकेच्या मोदन एकमात्र लाधिनी शक्तीचा प्रियवर सुविलास आहे एखाद्या विशिष्ट दशेत विशेष वी, विशेष विरहात मोदनच मोहन होऊन जातो विशेष विवशतेमुळे त्या दशेस त्या दशेत सुदीप्त सात्विक भावसमूह उदित होतात विजय मोहन अवस्थेच्या अनुभवांचे वर्णन करावे गोस्वामी अन्य कांतद्वारे के के आलिंगन केल्या कृष्णाची मूर्छा द्वारकेत रुक्मिणीद्वारे अलिंगन केल्यावर यमुना ती यमुनातीर यमुनातीरवर्ती वृंदावनस निकुंजामध्ये राधे सोबत केलेल्या विनोद स्मरण करून कृष्णाचे मूर्छित होणे स्वयं स्वयं असूनही कृष्ण सुखाची अभिलाषा होणे ब्रह्मांड शोभा करीता माती आदींद्वारे श्रीकृष्ण संघाची प्रबळ तृष्णा आणि दिव्य उन्माद आदी अनेक अनुभव उदित होतात श्री वृंदावनेश्वरी मध्ये हा मोहन भाव उदित होतो संचारी भावगत मोहापेक्षाही या मोहन भावाचा सर्वोत्तोभावे सर्वचमत्कारी सर्वोत, महाभाव श्री राधिकेमध्ये प्रकाशित होतो विजय प्रभो जर योग्य वाटेल वाटेल प्रभो जर योग्य वाटले तर दिव दिव्यमादाचे लक्षण सांगण्याची कृपा करावी गोस्वामी एखाद्या एखाद्या वृत्ती वृत्तीविशेषास प्राप्त अर्थात एखाद्या विशिष्ट दशेस एखाद्या विशिष्ट दशेत मोहन भाव भ्रमासारख्या कुणा विचित्र दशेस प्राप्त झाल्यावर दिव्य उन्मात होतो यात उर्ध्व यात यात उर्धुरणा आणि चित्रजल्पादी अनेक भेद आहेत विजय उर्धुरणा कशास म्हणतात गोस्वामी दिव्य उन्मादात अनेक प्रकारच्या अद्भुत विवशतारूप रूपकृती प्रकाशित होणे म्हणजे उर्दूर्णा होय कृष्ण मथुरेला गेल्यावर राधिकेस उर्दूर्णा झाली उर्धुरणा झाली होती त्या राधा कृष्ण विरहामुळे विस्मृती प्राप्त झाल्याप्रमाणे होऊन राधा कृष्ण विरहामुळे विस्मृती प्राप्त झाल्याप्रमाणे होऊन कृष्ण आता येत आहेत कृष्णा आता येत ये आहेत असे माणून कुंजभवनात शय्या सजविते कधी खंडिता रूपात नील धमकाविते आणि कधी रात्री गहन अंधकारात शीघ्रतापूर्वक अभिसारिणी विजय चित्रजल्प कशास म्हणतात गो स्वामी आपल्या प्रियकराच्या एखाद्या सुदृढ बंधूसोबत भेट झाल्यावर गुढ रहस्यपूर्ण गर्व असूया ईर्षा चापल्य आणि उत्सुक्यादी भावाने तथा तीव्र उत्कंठाचे गोस्वामी प्रजल्प परिजल्पित परिजल्पित विजल्प उजल्प सजल्प अवजल्प अभिजल्प आजल्प अतिजल्प आणि सजल्प च्या भेदाने चित्रजलपाची दहा अंगे आहेत श्रीमद भागवताच्या दहाव्या स्कंदाच्या भ्रमरगीतामध्ये याचे वर्णन प्राप्त होते विजय प्रजल्प कशास म्हणतात गोस्वामी असुया ईर्षा आणि मदयुक्त आवेदनेच्या भावभंगिमेने प्रिय व्यक्तीचे अकौशल अविचक क्षणता अर्थात अनिपुणता प्रकाशित करण्यास प्रजल्प म्हणतात विजय परिजल्पित कशाच म्हणतात गोस्वामी प्राणनाथाची प्राण प्राणनाथाची निर्दयता षटता गोस्वामी प्राणनाथाची निर्दयता निर्दयता षटता आणि चपलता आदी दोषांचे प्रतिपादन करीत भंगिमेद्वारे आपली निपुणता प्रकाशित करण्यास परिचलित म्हणतात गोस्वामी प्राणनाथाची निर्दयता शठता आणि चपलता आदी दोषांचे प्रतिपादन करीत भंगिमेद्वारे आपली निपुणता प्रकाशित करण्यास परिजल्पित म्हणतात विजय विजल्प कशास म्हणतात गोस्वामी हृदयात गुढ मानमुद्रा आहे परंतु वरुण कृष्णाप्रती असुयायुक्त द्वेषासारखा कटोक्षोक्तीस विजल्प म्हणतात विजय उजल्प कशास म्हणतात गोस्वामी गर्वमुलक ईर्षेद्वारे कृष्णाची शठता कपटता आदींना सांगणे असुये सोबत सदा आक्षेप सुद्धा असतो असुयेसोबत सदा आक्षेप सुद्धा असतो यालाच उजल्प म्हणतात विजय सजल्प कशास म्हणतात गोस्वामी कुठल्याही निर्वा कुठल्याही अनिर्वाच्य दुर्गम सोलुठ आणि सोलूठ अर्थात गुड आक्षेप वा भंगिमेद्वारे वा भंगिमाद्वारे कृष्णाची अकृतज्ञता कठीणता आणि षटता आदी स्थापन करण्यास सजल्प म्हणतात विजय अवजल्प कशास म्हणतात गोस्वामी कृष्णाप्रती काठी कामित्व आणि तुरततेचा दोष लावून आपल्या आसक्तीच्या वि, विवशतेस आपल्या आसक्तीच्या विवश विवशे आपल्या आसक्तीच्या विवश आपल्या आसक्तीच्या विवशतेस ईर्ष्यायुक्त भयासोबत व्यक्त करण्यास अजल्प म्हणतात विजय अभिजल्प कशास म्हणतात गोस्वामी कृष्ण जर पक्षांनाही त्यांच्या प्रती व्यर्थ आहे अशा प्रकारे भंगिमाद्वारे अनुताप वचनासच अभिजल्प म्हणतात आजल्प कशाच म्हणतात गोस्वामी निर्वेद वशत कृष्णाची कपटता दुःखदायकत्व दुःखदायकत्वास व्यक्त करणे आणि कृष्णाच्या लिला कथांचा त्याग करून दुसऱ्या कथा सुखदायक सांगणे गोस्वामी कृष्णाचा मिथुनी भाव दस्युभाव आहे आणि दस्युभ भाव आहे, आहे। म्हणूनच अन्य रमणींसोबत अन्य रमणींसोबत वर्तमान अवस्थेत आम्ही त्यांना भेटण्याकरिता तेथे जाणे अयुक्ति संगत आहे अशा प्रकारे म्हणणे आणि प्रेरित दुतीच्या प्रेरित दूताच्या प्रती सन्मानाचा भाव दाखवण्यात जेव्हा सरळतेमुळे गांभीर्य दैन्य चापल्य आणि उत्कंठतेसोबत आणि उत्कंठेसोबत कृष्णाविषयी प्रश्न होतो तेव्हा त्यास तुचल्प म्हणतात विजय प्रभो मी मदनाचे प्रभो मी मादनाचे लक्षण जाणण्यायोग्य आहे का गोस्वामी लाधिणीचे सारस्वरूप प्रेम जेवा महाभावापेक्षाही श्रेष्ठ अशा अतिशय उन्नत अवस्थेत प्राप्त होते तथा सर्व प्रकारच्या भावांच्या प्रकाशाद्वारे उल्हासयुक्त हो असते तेव्हा तो परातपर भावरूप मादन म्हटला जातो हा मादन केवळ श्रीराधातच नित्यकाळ विराजमान असतो ललित आदींमध्ये देखील हा उदित होत नाही विजय मादन भावात ईर्षा होते का गोस्वामी मादन भावात ईर्षा भाव अत्यंत प्रबळ असतो ईर्षेच्या अयोग्य चेतना शून्य वस्तूच्या प्रती देखील ईर्षा पाहिली जाते आणि सदा सहोगात राहूनही कृष्ण संबंधीच्या कृष्ण संबंधीचा गंध ज्या पात्रामध्ये राहतो त्यांचे स्तव आदी करणे सुद्धा प्रसिद्ध आहे जसे श्रीमती राधेची कृष्णाच्या वनमाले प्रती तथा त्यांचे पार्वतीय रमणी पुलिंतीप्रती स्तवच याचे उदाहरण आहे विजय कुठल्या दशेत मादन उदय होतो गोस्वामी मादन रूप विचित्र भाव केवळ मिलनातच केवळ मिलनातच उदित होतो या मादनाची विलासरूप नित्यलीला अगणित रूपात होते विजय प्रभो कुण्या मुनीच्या वाणीत अशा प्रकारच्या मादनाचे वर्णन पाहवयास मिळते गोस्वामी मादन रस अनंत आहे म्हणूनच त्याची संपूर्ण गती अप्राकृत मदन रूप श्रीकृष्णाकरिता देखील दुर्गम आहे म्हणून श्री शुकमुनी सुद्धा याचे सम्यक वर्णन करू शकलेले नाहीत मग रस विचारक भरतमुनी आदींविषयी काय बोलावे विजय मोठी आश्चर्याची गोष्ट आपण सांगितलीत रसस्वरूप आणि रसाचे ब्रोक, रसाचे भ्रोक्तु स्वरूप रसाचे स्वरूप स्वयं कृष्ण सुद्धा संपूर्णपणे मादनाची गती जाणीत नाहीत हे कसे काय संभव आहे गोस्वामी कृष्णच रस आहे ते आनंद सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहेत त्यांच्यापासून कधीही काहीच लपून राहिलेले नाही तर अथवा त्यांच्याकरिता काहीही अप्राप्य वा अघटनीय नाही ते अचिंत्य भेदाभेद धर्मवशत नित्यच एक रस आणि अनेक रसही आहेत एका रसाने ते सर्व काही आत्मसात करून आत्माराम आहेत या दशेत त्यांच्यापासून पृथक रूपात काहीही रसरूपता राहत नाही पुनः ते युगपत युगपत अनेक रसही आहेत म्हणून आत्मगत रसांव्यतिरिक्त त्या दशेत परगत रस आणि आत्मपर मिश्रित विचित्र रस असतो शेशोक्त दोन प्रकारच्या रसांचा अनुभव ही त्यांचे ही त्यांची लिला सुख आहे हे त्यांचे लिला आहे परागत रसच चरम विस्तार लाभ केल्यावर पारकीय रस होतो वृंदावनात ही चरम विस्तृत अत्यंत प्रस्फुटित अत्यंत प्रस्फुटीत आहे म्हणूनच तो आत्मगत रसाकरिता अपरिज्ञात परम सुखविशिष्ट पारकीय रसच मादनाची सीमा आहे हा विशुद्ध रूपात अप्रकट लिहिलेच्या वेळी गोलोकात लोकात वर्तमान असतो किंचित रूपात तो प्रत्ययित अवस्थेत व्रजातही वर्तमान असतो विजय प्रभो माझ्या प्रती आपली असीम कृपा आहे आता कृपा करून संक्षेपात समस्त प्रकारच्या मधुर रसांचे सार सांगावे जे मी सहज समजू शकेन गोस्वामी व्रजांम व्रजदेवींमध्ये उदित होणारे भावसमूह सर्वथा अलौकिक आणि तर्कापदीकडील असतात म्हणून विचारपूर्वक या भावास सांगणे कठीण आहे या भावास सांगणे कठीणच आहे म्हणून विचारपूर्वक या भावास सांगणे कठीणच नाही तर असंभव आहे शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की श्री राधिकेचा राग पूर्वरागातून प्रकट झाला आहे तोच राग एखाद्या विशिष्ट दशेत अनुराग आणि मग अणुरागातून अणुरागातून स्नेह बनतो पुन मान आणि प्रणयाच्या रूपात प्रकाशित होतो या सर्व गोष्टी असतात परंतु हे निश्चित आहे की साधारणी रथीमध्ये सीमा आहे स्नेह मान प्रणय राग अनुरागापर्यंत समंजस्याची गती असते त्यात ज्वलिता रूप रूपात दिप्तीरथी स्नेह मान प्रणय राग अनुरागापर्यंत समंजसी समंज सेची गती असते त्यात ज्वलिता रूपात दीप्तारती होते <coughs> स्नेह मान प्रणय राग अनुरागापर्यंत समंजसे ची गती असते त्यात ज्वलितारूपामध्ये उद्दीप्तारती होते तथा मोदना रथी होते यालाही प्रायिक समजावे कारण देश काल आणि पात्र आदींच्या भेदाने या विधींमध्ये उलटफेरही होतो साधारणी रथी प्रेमापर्यंत जाते समंजस्य रथीची सीमा अनुरागापर्यंत आहे <coughs> तथा समर्थारतीची सीमा महाभावापर्यंत आहे विजय सख्य रसात रतीची गती कोठपर्यंत असते गोस्वामी नम्र, नम्र गोस्वामी नम्रवय्यांची रती अनुरागापर्यंत पोहचते परंतु त्यात सुबल आदींची रती महाभावाच्या सीमेस प्राप्त होते विजय स्थायी भावाचे लक्षण ज्यास आपण आधी सांगितले होते त्या लक्षणाला महाभावापर्यंत पाहतो स्थायी भाव तर खालून वरपर्यंत एकच तत्व आहे मग रसभेद का पाहिला जातो गो स्वामी स्थायी भावाच्या जातीभेदा स्थायी भावात गुढ व्यापार लक्षित होत नाही जेव्हा त्याच्या सोबत सामग्री सामग्रीचा संयोग होतो तेव्हा जा... जातीभेद लक्षित होतो स्थायी भाव आपल्या गुढ जातीनुसार तदउपयोगी सामग्री संग्रहपूर्वक त्याच्या अनुरूप रसतेस प्राप्त होतो विजय मधुरती मध्ये स्वकीय आणि परकीय जातीभेद नित्य आहेत का गोस्वामी हो त्यात नित्य स्वकीय आणि परकीया जसा जातीभेद आहे तसा भेद औपाधिक नाही जर त्या भेदास औपाधिक मानले जाते तर मधुरादिरसाच ही औपाधिक मानावयास हवे ज्याचा जो नित्य स्वाभाविक रस होता आहे ज्याचा तो जो नित्य स्वाभाविक रस आहे तोच त्याचा नित्य जातिगत रस आहे त्याच्या अनुरूप त्याची रुची होते तसे भजन होते तथा त्याची प्राप्ती देखील तशीच होते व्रजात ही स्वकीय रस आहे ज्या कृष्णामध्ये पतिभावना ठेवतात त्यांची रुची साधन भजन आणि प्राप्ती तदनुरूप तद अनुरूप असते द्वारकेची स्वकीयता वैकुंठगत तत्व आहे परंतु व्रजाची स्वकीयता गोलकगत गोलकगत तत्व आहे दोघांमध्ये भेद आहे अर्थात अंतह अंत वासुदेव संबंधित ते स्वकीयत्व ते स्वकीय तत्व आपल्या चरम अवस्थेमध्ये वैकुंठासच जाते असे समजाव असे समजावे इतके ऐकून विजय गुरुदेवास प्रणाम करून महाप्रेमात विभोर होत घरी परतले छत्तीसावा अध्याय समाप्त